वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे सहावा असे अर्थपूर्ण बोलून राम थांबला तेव्हा ते त्या मंदाकिनी धार्मिक वृत्तीचा भरत प्रजावत्सल रामाला आश्चर्यकाराकडे धर्मयुक्त वचन बोलला शत्रुदमना तुझ्यासारखा दुसरा कोण या लोकात आहे दुःख तुला व्यथा करू शकत नाही सुख तुला हर्षित करू शकत नाही वृद्ध तुला मानित असले तरी त्यानं तू आपल्या मनातल्या शंका विचारतोस कारण मरण आणि जिवंतपणा असणे आणि नसणे या दोन्ही अवस्था समान असण्याची बुद्धी ज्याला ताप कशाचा आली असता ढगमगून जात नाही रामा तू देवासारखे सत्व असणारा सत्यव्रती सर्वज्ञ सर्वदर्शी आणि बुद्धिमान असा महात्मा आहेस अशा गुणांनी युक्त आणि जन्म पूर्ण ज्ञान असणाऱ्या तुला पराकाष्ठेचे असं हे दुःख देखील खचवू शकणार नाही मला आजोळी पाठवल्यानंतर माझ्या आईने क्षुद्रपणे माझ्यासाठी जे पाप केले ते मला पसंत नाही तू माझ्यावर कृपा करावीस माझीही माता अत्यंत उग्र दंडाला पात्र असणारी पापिष्ठ आहे पण मी धर्मबंधाने बांधले असल्यामुळे तिला मी मारीत नाही शुभ आणि कुलीनकर दशरथापासून जन्मलेला आणि धर्माधर्म जाणणारा असले हे तिटकारा करण्याजोगे कृत्य कसे करेल राजा माझे पिता ते वडील कर्तृत्वाद आणि वृद्ध ते मृत्य पावले शिवाय ते राजसभेचे दैवत होते म्हणून त्यांचा मी तिरस्कार करीत नाही कोण धर्म असणार अशा प्रकारचे धर्मार्थ हीन कलंक युक्त कर्म बायकोचे प्रिय करण्याकरता म्हणून करील माणसांचा शेवट आला की त्याची शुद्ध जाते अशी म्हण आहे राजाने ही म्हण अशा रीतीने वागून येथे खरी केली तू आता भला आहे तू मनात धरून ताताने क्रोधाने मोहाने किंवा अविचाराने जो क्रम केला तो नाही करा नाहीसा करावास कारण वडिलाने जो अतिक्रम केला असेल तो जो पुत्र नीट करतो तोच लोकात अपत्य मानला जातो याहून वेगळे जो करतो तो अपत्यच म्हणे तसा तू अपत्य व्हावेस समाजातील विचारवंतांनी ज्याचा तिरस्कार केला आहे असे नीतीबाह्य कृत्य पित्याचे दुष्कृत्य तू उचलून धरू नये मला आपल्या नगर आणि ग्रामवासी जना सर्वस्वी तू तारावीस कुठे क्षेत्र धर्म कुठे कुठे प्रजापालन कुठे जटाधारण अशा तऱ्हेचे विसंगत कर्म तू करू नयेस अभिषेक हाच क्षत्रियाचा पहिला धर्म आहे हे महाप्राज्ञा त्या योगेच प्रजेचे पालन शक्य होते कोणता क्षत्रिय प्रत्यक्ष सोडून ज्याचा मागमूसही नाही अशा भविष्यकाळावर अवलंबून असणाऱ्या संशयास्पद अनिश्चित मार्गाचा अनिश्चित धर्माचा आचार करण्याला प्रवृत्त होईल बरे जर तुला कष्टोत्पादक धर्मच आचरायचा असेल तर धर्माने चारी वर्णांचे पालन करण्याचे कष्ट कर ना चारी आश्रमात गृहस्थाश्रम हा धर्मज्ञाने श्रेष्ठ आणि उत्तम म्हटलं आहे हे धर्मज्ञा तो तू का टाकून देत ज्ञानाने स्थानाने जन्माने तुझ्या मी लहान आहे तेव्हा तु असताना मी या भूमीचे पालन कसे करणार असल्यामुळे लहानही आहे तुझ्या वाचून जगून हालचाल करण्याची माझी इच्छा नाही हे वडिलांचे सर्व राज्य सगळे निष्कंटकपणे तू धर्म जाणणाऱ्याने आपल्या बंधुजनांसह स्वधर्माला धरून चालवावेस येथे आलेले मंत्र वैद्य आणि मंत्र प्रवीण वसिष्ठाधी ऋत्विका येथे आम्ही तुला अभिषेक केला म्हणजे मग तू इंद्र आपल्या वीरबळाने जिंकून देवासह गमन करतो तसा अयोध्येचे पालन करण्याकरता गमन करावे आपल्यावरची तीन रुडे फेडून दुष्टांना चांगले शासन करून सुहृदांना इच्छेनुसार तृप्त करून मग मला इथे उपदेश करणारे जावत्या मातेची धुवून काढून माननीय पित्याला कलंकापासून असतो वाचव तुझ्या पुढे माथा लवून मी भिक्षा मागतो माझ्यावर दया कर बांधवावर साऱ्या प्राणी मात्रांवर परमेश्वराप्रमाणे दया कर अशा रीतीने कंठ दाटून आलेल्या भरताने माथा खाली करून रूपवान प्रभूची सत्वशिला वचनावरून अयोध्येला दिली नाही रामाची ती अद्भुत दृढता पाहून लोकांना दुःख वाटत असून सुद्धा तितकाच हर्ष वाटला तो अयोध्येला येत नाही याबद्दल दुःख पण आपल्या प्रतिज्ञेवर तो आढळ असल्याचे पाहून हर्ष ऋत्विजाने संघाच्या प्रमुखांनी बेभान होऊन मुखावरून अश्रूबिंदू गळत असलेल्या माताने अशा प्रकारे बोलणाऱ्या भरताची स्तुती केली आणि त्याच्याप्रमाणेच त्या सर्वांनी विनवून रामाला प्रार्थना केली अयोध्याकांडाचा एकशे सहावा समाप्त